पुस्तक भारतातील महान राष्ट्रपुरुषांच्या जीवनकथा लेखिका इंदुमती यारदी वाचक विद्या पाटील प्रकरण बारावे राष्ट्रपिता महात्मा गांधी दोन दहा अठराशे एकोणसत्तर ते तीस एक एकोणीशे अठ्ठेचाळीस गांधीजींच्या पाऊलखुनं मानवाविरुद्ध होणाऱ्या अन्याय शोषण जुलमाविरुद्ध आवाज उठणारा मानववादी विश्वपुरुष स्वतःच्या जीवनाच्या उदाहरणातून जगाला आत्मत्यागाचे सत्याचे अहिंसेचे व प्रेमाचे सामर्थ्य जगाला पटवून दिले सर्वसामान्य जनतेला तसेच स्त्रियांनाही सत्याग्रह संग्रामात भाग घेण्याची प्रेरणा दिली भारतीय स्वातंत्र्यालयात एकोणीशे एकवीस सालापासून भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत सत्याग्रहाचे अनेक प्रयोग सुविचार माझे जीवन हाच माझा संदेश आहे सत्ता संपत्ती प्रतिष्ठा यांची आकांक्षा टाकून द्या मग समाजाच्या हिताच्या दृष्टीने जे तुम्हाला करायचं वाटेल ते करीत जा वृत्तीप्रमाणे निवड करा व शक्तीप्रमाणे आचरण करा महानायकाचे स्मरण दरवर्षी दोन ऑक्टोबर आणि 30 जानेवारी या दोन दिवशी राष्ट्रपित्याचे स्मरण करून सर्व भारतीय गांधीजींना श्रद्धांजली अर्पण करतात त्यांनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे अपूर्व नेतृत्व करून देशाला परकीय राजवटीपासून मुक्त केले लोक त्यांच्या प्रतिमेस पुष्पमाला चढवितात व विनम्रपणे वंदन करतात दिल्लीतील लोक राजघाटवर जाऊन त्यांच्या समाधीस्थानावर पुष्पचक्र चढवितात मानवतावादी विश्वप्रुष गांधीजी भारतात म्हणून केवळ त्यांनी भारतीय लोकांच्या कल्याणाची काळजी वाहिली असे नाही जेते जेते म्हणून विरुद्ध अन्याय शोषण झुलून झाला तेथे ते तेथे तो दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला यादृष्टीने ते मानववादी विश्वप्रुषच होते असे म्हणावे लागेल या विश्वपुरुषाने सर्व भारतीय समाजाला नव्हे तर संपूर्ण मानव समाजाला काही मूल्ये शिकविली व आपल्या जीवनातील उदाहरणाने महान संदेशिला आत्मत्यागाचे सत्याचे अहिंसेचे व प्रेमाचे केवढे सामर्थ्य असते याची जगाला शिकवण दिली माझं जीवन हाच माझा संदेश आहे असे तर गांधीजींनी स्वतः सांगून ठेवले आहे जनतेच्या निस्तीम उपासनेमधून आणि उत्कृष्ट प्रेमभावनेमधूनच गांधीजींच्या जीवनाची आणि व्यक्तिमत्वाची उत्क्रांती झाली राज्यकर्त्यांच्या विलायती विद्या संस्कृती आणि वेशभूषा स्वदेशातील जनतेशी समरस होण्याच्या मार्गामध्ये जशी जशी आड येऊ लागली तसतसा त्या गोष्टीचा गांधीजी धैराणीत आगस राहिले बूट कोट विजार अंगरखा सर्व त्यांनी फेकून दिल कमरेला हातभर पंचा गुंडावून ते राष्ट्रासमोर नव्हे जनतेसमोर उघडीछातीकडून उभे राहिले तेव्हा सात लक्ष खेड्यांमध्ये राहणाऱ्या कोट्यवधी जनतेची खात्री झाली की आपल्याप्रमाणे झोपडीत राहणारा शेळीचे दूध पिणारा कमरेला पंचाय लावून आणि डोक्यावर वीजभर भडके टाकून आपल्याप्रमाणे झिणणारा हाच आपला आणि आपल्या देशाचा तारणहार आहे गरीबांबद्दल दलितांबद्दल दुखितांबद्दल सहानुभूतीचा सागर गांधीजींच्या हृदयात हे होता म्हणूनच त्यांच्या जीवनाचे सारे सामाजिक आणि राजकीय तत्वज्ञ निर्माण झाले त्यांच्या तत्त्वज्ञाचा आशय खऱ्या अर्थाने जाणून घेऊन त्याप्रमाणे वर्तन करण्याचा प्रयत्न करणे हेच त्यांचे खरे पुण्यस्मरण त्यांनी त्या पाऊलखुना आपल्यासाठी ठेवल्या आहेत त्याप्रमाणे आपले पाऊल पडते का हा विचार करण्याची वेळ आली आहे स्वातंत्र्य सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त केवळ त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्याचे हे साध्य कसे होणार गांधीजींच्या मते त्यांनी जे सत्याचे प्रयोग स्वतःच्या जीवनात केले तसे प्रत्येकजण आपल्या स्तरावर करू शकतो सर्वसामान्य जनतेचा नेता गांधीजींच्या वाटेने जाण्यासाठी त्यांच्या पाऊलखुना समजणे जरूर आहे त्यांच्या पाऊलखना तशा दिसायला सहज पण समजायला कठीण आणि चालायला तर कितीतरी खडतर पण मनाची खरोखर इच्छा असेल तर त्या सोप्याही सहा ओझे त्या सतोसी द्यावे या वृत्तीच्या निर्बलातील निर्बलांनाही स्मृती देणाऱ्या व सबलातील सबलांनाही अजिंक्य आव्हान वाटाव्या अशा दुर्बल समजल्या गेलेल्या स्त्रियांनाही गांधीजींनी समाजकारणात व राजकारणात उतरण्याची वृत्ती आणि शक्ती दिली अनेक स्त्रिया निर्भर मरुन सत्याग्रह संभ्रमात भाग घेऊ लागल्या काहींनी त्रुंगवाद भोगला काहींनी भूमिगत कार्य केले सर्वसामान्य लोकांना चळवळीत सामील करून घेण्यासाठी त्यांना झेपेल असे सोपे कार्यक्रम ते लोकांपुढे ठेवीत चार आणि देऊन मिळणारे प्राथमिक सवासदत्व उपवास सामुदायिक प्रार्थना हर्ता प्रवास फेऱ्या प्रदेशी कापडांची होळी अशा सोप्या माध्यमांचा त्यांनी वापर केला म्हणूनच त्यांच्या चळवळीत सामुदायिक उठावाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विद्वानांचा नेता याउलट सबलातील सबल असे जवाहरलाल वल्लभभाई जयप्रकाश विनोबा निल्सन मंडेला गोविंद वल्लभ पंत आदींनी त्यांच्या प्रेरणाकृतज्ञतेने मान्य केली आणि त्यांच्या मार्गावर संपूर्ण वाटचाल करण्याची आपले असमर्थताई मोकळेपणाने मान्य केली अशी व्यक्तिमत्त्वे युगायुगातून क्चिदस निर्माण होतात असे आईन्स्टाईन म्हणाले हे आपल्याला मनोमनी पड़ते, असे व्यक्तिमत्व म्हणजे जगाच्या कल्याणासाठी परमेश्वराने घडविलेली जणू महान कलाकृती आमच्या पिढी जसे थोर व व्यक्तिमत्व बारपणीतरी पहा मिळाले याचे परमभाग्य वाटते तसे गांधीजींचे सांगणे सोपे होते सत्याचरणाचे सार्वजनिक जीवनात प्रयोग करणारा शास्त्रज्ञ ते स्वतःला महात्मा मुळीच समजत नसत सत्ता संपत्ती प्रतिष्ठा यांची आकांक्षा टाकून द्या मग समाजाच्या हिताच्या दृष्टीने जे तुम्हाला करावे असं वाटत ते करीत जा वृत्तीप्रमाणे निवड करा व शक्तीप्रमाणे आचरण करा, शक्ती करा। विधायक कराच्या क्षेत्रात जे जे स्वतःच्या स्वार्थापणेकड जाऊन काम करत असतील त्यांचे सहकार्य घ्या व तुमच्या रुचीच्या कार्यात त्यांना सहकार्य देत रहा असं त्यांचे आंग्रहाचे सांगित होते गांधीजींनी हे सांगितल आणि मोठ्या प्रमाणात भारताच्या सार्वजनिक जीवनात तसे प्रयोगही करून पाहिले भारतीय स्वातंत्र्यच्या युद्धात ब्रिटिश साम्राज्यशाही नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावर त्यांनी सत्याग्रहाचे अश्र पुन्हा पुन्हा सोडले या अश्राचा परिणाम त्यांना प्रथम दक्षिण आफ्रिक्तच दिसला हे असं प्राप्त करण्यासाठी त्यांनी आफ्रिक्तच घोर तपश्चर्या केली होती एकोणीशे एकवीस सालापासून क्षणापर्यंत या असाचे सत्याग्रहाचे त्यांनी अनेक वेळा प्रयोग केले भारताच्या इतिहासात हा पावशतकाचा काळखंड गांधीजींनी अमर करून ठवला आहा काही प्रयोगात यश काही प्रयोगात अंशात्मक यश तर काही प्रयोगात पूर्ण अपयश असे अनेक अनुभव त्यांना आले कोत्या प्रयोग अन्वे सत्या अपवाद होलत प्रयोग प्रत्येका करता शक्य आश्वासन अपन सर्वना दी गांधीजी की विशेषता आ सत्या प्रयोग साप्ताहिकन क्रमशः प्रसिद्ध होते होते वचका लिखले तुम्हें हा प्रसिद्ध करता हि आम आत्मविश्वास खचत वाटते महात्म्या जे जमलेना नहीं अपने गांधीजी पत्र अपले उत्तर ही साप्ताहिक प्रसिद्ध लिख ल गांधीजीसारख्या महात्म्याला जे जमले नाही असा विचार तू का करतोस आपल्यासारखाचा एक माणूस अशाच अडचणीतून वर जाऊन यशस्वी होऊ शकतो तर आपणही का होऊ शकणार नाही या वृत्तीने पाहत जा म्हणजे तुझ्या आत्मविश्वासाला धक्का पोहोचणार नाही प्रेरणात्मक मार्गदर्शक गांधीजींच्या व आपल्यामधील अंतराची जर सबलातील सबलांनाही जाणीव होती मग ती आपल्यालाही अटळपणे असणार परंतु तरीही वरील उतारात आपण सर्वांना एक महत्वाचे आश्वासन आहे आपली मनापासून इच्छा असेल तर आपण आज कुठेही कसंही असलो तरी आपण समाजहिताच्या दृष्टीने चा चार पावले टाकू शकतो ही प्रेरणा त्या आश्वासनात आहे आपण करीत असलेल्या कार्यातून समाजहित काय साधले जाणार असेल ते असो परंतु आपले स्वतःचे अंतःकरण अधिकाधिक शुद्ध होत आहे लक्षात आले की घनदाट जंगलात अंधारातही गांधीजींच्या पाऊलकुन्हा दाखविणारा दीप आपल्या हाती आला असे म्हणता येईल काय करावे याविषयीचा निर्णयच ज्यांचा होऊ शकत नाही त्या तुम्हा आम्ही सारख्या लोकांविषयी कणव वाटून गांधीजींनी एक मंत्र दिला ते सांगतात हे करावे की करू नये अशा संध्यात, तू ज्यावेळी पडशील त्यावेळी स्वतःच्या मनासमोर तू आपण पाहिलेल्या सर्वात दीन दलित दुखी व्यक्तीचे चित्र आण आणि स्वतःला विचार मी जे करीन त्यामुळे या व्यक्तीची स्थिती अधिक सुधारेल की सुधारणार नाही या प्रश्नाचे उत्तर तुझी सतत विवेक तुला देईल व त्या उत्तरात तुला तुझा मार्ग सापडेल असे या प्रेमार्ग शोधण्याचा प्रयत्न करणे आणि या मार्गावर वाटचाल करणाऱ्या सर्वांना हार्दिक सहकार्य करणे हा गांधीजींचा जीवन संदेश होऊ शकतो लोकमान्यांच्या शब्दात महात्माजींचे आत्मबळ भारताच्या अर्वाचिन इतिहासात दक्षाला ललांबू झालिकमान्य टिळक व महात्मा गांधी या ना राष्ट्रग्रणींची नावे व कार्यचिरंतन झाली आह दक्षाला व जगाला सत्याग्रहाच तत्वज्ञान देऊन त्याच प्रत्यक्ष आचरण शिकविणाऱ्या महात्मा गांधींना आपण राष्ट्रपिता मानतो तर भारतात राजकीय असंतोष निर्माण करणारी लोकमान्य हि आधुनिक भारताचे एक शिल्पकार मानले जातात दोग युगप्रवर्तक व क्रियाशील तत्वचिंतक ठोर दक्षभक्त राजकारणी पुढारी व मुरब्बी मुत्सदी होत मूर्तिमंत निर्धार तेजस्विता त्याग व लढाऊबाना ही दोघांच्याही व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये होती दोघांनीही अखंड देशसेवेचे असाधारण ब्रत स्वीकारून आपली उभी आयुष्य देशासाठी वेचली वयाचा थोडा फरक दोघांमध्ये होता तरीसुद्धा ते एकमेकांचे समकालीन होते असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा दोघांच्या जीवनविषयक तत्वज्ञानात व राजकीय चळवळीकडे पाहण्याच्या भूमिकेत मूलभूत भेद होता असा भेद दोघेही निर्भय व प्रामाणिकपणे मांडले पण त्यामुळे त्या, त्या दोघांत कधी वैषम्य किंवा दुरावा निर्माण झाला नाही दोघेही परस्परांची थोरबी उदात्तता जाणून होते उघडताची कार्य एकमेकांच्या कार्याला पूरक ठेवलेली आहे लोकमान्यांनी सुरु केलेल्या बहिष्कार व होमडूमलीगच्या चळवळीने महात्मा गांधींच्या एक आठ एकोणीशे रोजी सुरु झालेल्या अखिल भारतीय सत्याग्रह संग्रामाची पार्श्वभूमी तयार करून ठेवली एकोणीशे पंधरामध्ये गांधीजी आफ्रिकेतून मायदेशी परतले आपल्या पुढील राजकीय कार्यक्रम आखण्यापूर्वी त्यांनी सबंद भारतात दौरे काढले वेळ नीर निर्ण निरनिराळ्या राजकीय पुढाऱ्यांशी चर्चा व वा वाटाघाटी केल्या त्यावेळी काही दिवस गांधीजी व टिळक एकत्र सिंहगडावर राहिले ते, ते परस्परांचे तत्वज्ञान व राजकारण यासंबंधी चर्चा करून दोघांनी एकमेकांची अंतकरणे समजावून घेतली होती त्यामुळे त्यांचा परस्परांवरील विश्वास वाढतच गेला गांधी निशस्त्र प्रतिकाराच्या मार्गांची योग्यता व महती टिळकांना पटली होती प्राचीन उपनिषदातील आत्मबलाच्या आधारावर या तत्वज्ञानाची उभारणी झालेली आह महात्मा गांधींनी हा मार्ग स्वतःच्या जन्माने शास्त्रपूत ठरवून घेतला आहे असे उद्गार ट्विकरांनी काढले आह एकोणीश एकोणीसच्या जलिनराबागेतील अमानुष कत्तलीवर सरकारचा रिपोर्ट बाहेर पडताच आता हिंदुस्थानातील सनदशीर राजकारणाचे युग संपल असे महात्मा गांधींच्या मनाने घ्यानी निशस्त्र क्रांतीची दीक्षा हिंदुस्थानास द्याचा आपला दृढनिश्चय जाहीर कला लोकमान्यांनी महात्मा गांधींना सांगितले की लोक तुमच्या शस्त्राचा अवलंब करीत असतील तर मी तुमचाच आहे लोकमान्यांच्या मृत्यूनंतर एकोणीशे वीस नंतर भारताच्या राजकीय श्षिजावर गांधींचा उदय झाला हा उदय होण्यापूर्वी तेथील राजकारणात प्रामुख्याने नेमस्त जहाल ज्वल जहाल तीन प्रवाह होते परंतु सरकारच्या बेजबाबदार व दडपणुकीच्या धोरणामुळे ते निष्प्रभ ठरले होते नेमस्त पुढाऱ्यांनी राष्ट्रसभेची स्थापना करून तिच्याद्वारे लोकांच्या तक्रारी व उपेक्षा शासनकर्त्यांच्या कानी घालणे व राज्य हिंदी लोकांना अधिकाधिक प्रवेश मिळण्याचे धोरण अवलंबले होते पण स्वतःच्या देशात लोकशाही शासन राबविणारे इंग्रज सरकार भारतीय लोकांमध्ये राजकीय व आर्थिक कल्याण साधण्यास बिल्कुल तयार नव्हते तेव्हा राजकीय हक्क कधी कोणाला मागून मिळत नसतात त्यांच्यासाठी शासनावर संघटित लोकमताचा दबाव आणावा लागतो हे टेगांनी ओळखले होते म्हणून लोकांची प्रतिकारशक्ती जागृत करण्यासाठी त्यांनी स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार असा कार्यक्रम लोकांपुढे ठेवला व राष्ट्रप्रेमाची भावना प्रज्वलित करण्याचा यत्न त्यांनी केला पण त्यांच्या काळातील ब्रिटिश विरोधी चळवळ ही उच्च बुद्धिजीवी मध्यमवर्गीयांपुरती मर्यादित राहिली होती जे राष्ट्रवादी नेते बहुजन समाजाच्या तळागाळातल्या लोकांच्या आशाकांक्षेशी समरथ झाले नव्हते साहजिकच ते दूर राहिले जे हाल राष्ट्रवाद्यांना लोकशक्तीचे प्रथम उभले असले तरी ते जागृत करण्यात त्यांना यश आले नाही भारतातील तिसरा पक्ष सशस्त्रक्रांतीच्या जोरावर सरकार उलथून पाडण्याची महत्वाकांक्षा जरू नव्हता परंतु तेथील परिस्थिती सशस्त्रक्रांतीला अजिबात अनुकूल नव्हती हो सशस्त्रक्रांतिकारकांची काही अधिकाऱ्यांचे खून पाडण्यापलीकडे मजल गेली नाही अशा काळात राजकीय म्हणून गांधी आघाडीवर आले त्यांनी हिंदुस्थानातील जनतेचा पाठिंबा विश्वास मोठ्या प्रमाणावर अल्पकाळात संपादन केला त्यात ते कसे यशस्वी झाले हे पाहणे उद्बोधक होईल आफ्रिकेत वास्तव्य करीत असतानाच गांधीजींनी गोऱ्या वर्णवर्चस्वाविरुद्ध भारतीयांच्या सहाय्याने यशस्वी सत्याग्रह संग्राम केला होता त्यामुळे तेथील लोकांच्या मनात गांधीजींची भूमिका आणि नेतृत्व याबद्दल उत्सुकता व आदर निर्माण झाला होता गांधीजींनी भारतात आल्यावर पहिल्या काही वर्षात अखिल भारतीय राजकारणाऐवजी स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले चंपारण्य खेडा अहमदाबाद येथे सामान्य शेतकऱ्यांची व गिरणी कामगारांची आंदोलने उभारून सत्याग्रहाद्वारे ती यशस्वी करून दाखविली त्यामुळे सत्याग्रह हे भारताला यशस्वी करणारे आत्मोद्दाराचे साधन आहे असा विश्वास लोकांना वाटवू लागला महात्मा गांधी व त्यांचा सत्याग्रह मार्ग यांच्याकडे मोठमोठे पुढारी आदाराने पाहू लागले याच काळात म्हणजे एकोणीशे अठराच्या सुमारास महात्मा गांधींच्या कार्याचे मूल्यमापन अचानकपणे टिळकांच्या लेखणीतून घडून आलेले आहे एकोणीशे अठराच्या ऑक्टोबरमध्ये लोकमान्य टिळकांना चिरोळ खटल्यासाठी इंग्लंडमध्ये जावे लागले त्या त्यापूर्वी श्रीपती गोखले यांनी महात्मा गांधीचे चरित्र लिहिले या चरित्रास प्रस्तावना लोकमान्य ठिकाणी लिहिली या प्रस्तावनेवरून एक थोर मन दुसऱ्या थोर मनाचे अचूक परीक्षण कसे करते व तसे करताना दुसऱ्यांच्या जीवित कार्याचे अचूक मलेमापन करून त्याला पूर्णपणे न्याय कसे देते याचा प्रत्यय येतो महात्मा गांधींचे राजकीय क्षेत्र एकोणीश्वीस नंतरच म्हणजे लोकमान्यांच्या मृत्यूनंतरच अधिक वाढले पण लोक लोकमनटिळक गांधीजींचे मोठेपण विशेषतः त्यांच्या आत्मबलाची व चारित्र्याची महती तेव्हाच जणूण होते याची प्रचिती येते भारतीय लोक ब्रिटिश साम्राज्यावर कोणत्याही भागात राहत असले तरी त्यांची स्थिती अत्यंत हलाखेची होती याकडे गांधीजींचे लक्ष होते व ती सुधारण्याचे प्रयत्न निर्लसपणे व स्वार्थत्याग बुद्धीने महात्मा गांधींनी केले हे करताना आपणावर किंवा आपल्या कुटुंबावर संकट येतील याची मुळीच परवाना करता त्यांनी परमश्वरावर विश्वास ठेवून निष्काम बुद्धीने कर्तव्य बजावले नीतीच्या मार्गात राहूनच अन्यायाचा प्रतिकार परिणामकारक पद्धतीने करता येतो हे त्यांनी प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध केले महात्मा गांधींनी स्वीकारलेल्या सत्याग्रहाच्या मार्गाने विश्लेषण करताना लोकमान्यांनी गांधीजींच्या ठिकाणी आढळणाऱ्या असामान्य आत्मबलावर अचूक बोट ठेवले आहे आत्मबल म्हणजे काय याची फोड लोकमान्यांनी केली आहे ते म्हणतात सत्यनिष्ठ माणसे कायद्याचा कृत्रिम निषेध पाळणे युक्त नाही असे सांगतात पण हे सांगणे व अंमलात येण्यास सत्यावरील निष्ठा इतकी तीव्र असावी लागते की स्वतःच्या किंवा आपल्या बायका मुलांच्या सुखादुखाचा बलाबलेचा विचारही मनात न आणता मनुष्य आपले कर्तव्य करण्यास झट दिशी प्रवृत्त होईल ज्याला मानसिक धैर्य सत्यनिष्ठ किवा सात्विक शील आणि दानत ते हेच होय हा गुण केवळ विद्वत्तेने किवा बुद्धिमत्तेने येत नाही उपनिषदातील नाथवात्मा प्रवचन लभ्योन मेधयान बहुना श्रुतेनं हे तत्वनीट लक्षात ठेवले पाहिजे महात्माजींची अनन्य साधारणत्व त्यांच्या ठिकाणी असलेल्या कोणत्या गुणविशेषात आहे त्यावर प्रस्तावनेच नेमका प्रकाश टाकला आहे गांधीजी राजकीय फुडारी म्हणून जेव्हा आघाडीवर आल तिथे भारतातील विशिष्ट परिस्थितीम् तिथील राजकीय पक्षांच्या विचारसरणीला व कार्यपद्धतीला ज्या मर्यादा पडल्या होत्या त्यापासून तलिप्तच होत त्यांच्या विचारात जहाल राष्ट्रवाद व सर्वांगीण सुधारणावाद यांचा समन्वय झालिला आहा गरीबांची सेवा करड होत सामुदायिक प्रतिकाराचे धड़न सामान्य लोकांना राजकीय चळवळीत सामील करून घ्यावर त्यांनी भर दिला सर्वसामान्य लोकांना चळवळीत सामील करून घेण्यासाठी त्यांना झप्वि असोप कार्यक्रम त्यांनी लोकांपुढे ठेवले चार आणि देऊन मिळणारे प्राथमिक सभासदत्व उपवास सामुदायिक प्रार्थना हरताळ प्रभातफेऱ्या परदेशी कापडांची होळी दुकानावरील पिकेटिंग अशा विविध माध्यमांचा वापर केला सामुदायिक कृतीच्या आव्हानाला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला लोकांमध्ये एक नवा उत्साह संचारला राजनिष्ठेची भावना ओसरली परकीय शासनाचे नैतिक अधिष्ठान धुळीस मिळाले सामान्य लोकांचे भयगंड नष्ट झाला त्यांच्यातसुद्धा शूरत्वाची भावना निर्माण झाली हे परिवर्तन घडवून आणण्याची किमया गांधीजींच्या प्रभावशाली नेतृत्वामुळे शक्य झाली जागतिक सामाजिक मंच व महात्मा गांधी जागतिक सामाजिक मंचाचे चौथे अधिवेशन मुंबईत नुकतेच पार पडले जगभरातून सुमारे पावून लाख स्त्री पुरुष कार्यकर्त्यांनी या तळमळीने भाग घेऊन शोषण भय आणि भूक यापासून मुक्त सामाजिक न्याय व समानतेवर आधारित नवे जग निर्माण करण्याचे ध्येय जाहीर केले त्यासाठी युद्धविरोधी व अमेरिकन साम्राज्यशाहीच्या विरोधी जगभर लढा चालू निर्धार निर्निळाप्रकारे व्यक्त केला राजकीय सामाजिक व आर्थिकदृष्ट्या जगातील सर्व देशातील सर्व लोकांना कल्याणकारी हितकारक होईल अशी समरचना उभारली जावी अशी तळमळ आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना होती त्यांच्या विचारसरणीची झेप मोठी व होती अशी महत्ता लाभलेला माणूस या पृथ्वीतलावर होऊन गेला हे माणसाच्या पुढील पिढ्यांना पटविणे कठीण जाईल असे महात्माबद्दल उद्गार डॉक्टर अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी काढलेले आहे व त्यात खूप सत्याश आहा त्यांना जाऊन छप्पन्न वर्ष झाली तरी त्यांचे विचार आपल्या देशाच्या व जगाच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरतात त्यांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीविरुद्ध स्वातंत्र्यलढा पुकारून भारत देश स्वतंत्र केला त्यानंतर जगातील अनेक देश स्वतंत्र झाले गांधीजींचे भारताला लाभले नेतृत्व केवळ राजकीय नव्हते तर ते सर्वांगीण होते मानवतावाद हे त्यांचे प्राणतत्व होते लोकशाही जीवनपद्धतीची समानता न्याय अहिंसा सामंजस्य अशा तत्वांच्या आधारे राष्ट्रीय जीवनाची पुनर्बांधणी करण्याचे त्यांनी ठरविले अनेक विधायक कार्यक्रम आपले खरे पाहता गांधीजी तसे अर्थतज्ञ नव्हते पण स्वातंत्र्य चळवळीचे नेते या नात्याने राष्ट्राच्या आर्थिक हित संबंधाचा त्यांना विचार करावा लागला त्यांनी विविध प्रसंगी केलेल्या भाषणातून व यंग इंडियातून दिलेल्या लेखातून त्यांची मतप्रणाली व्यक्त होते मर्यादित गरजा विश्वस्त संकल्पना स्वदेशीय परिग्रह विकेंद्रीकरण मर्यादित यंत्रप्रयोग श्रमप्रतिष्ठा या मार्गांनी समताधिष्ठीत शोषणरहित समाज निर्माण करणे शक्य आहे असे त्यांना वाटत जागतिक सामाजिक सुद्धा अशी समाज पुनर्रचना करण्याची इच्छा आहे यावरून गांधीजी कालबाह्य झाले नाहीत याचे प्रत्यंतर येते सर्वेपी चुकीनं संतु याच तत्वावर सर्व अर्थव्यवहारांचा पाया असावा असा त्यांचा असा आग्रह होता मानवी कल्याण केवळ पैशांद्वारे मोजता येत नाही प्रत्येक कृती आर्थिक नफ्या तोट्याचा विचार करून होते ही भूमिका चुकीची आहे असे त्यांना वाटे माणसाची आर्थिक वागणूक त्यांच्या नीती कल्पनापासून वेगळी काढता येणार नाही नोबेल प्रातोषिक विजेते व संशोधक अमर्त्यसेन यांनी सुद्धा अर्थशास्त्र व नीतीशास्त्र यांची सांगड आपल्या पारितोषकीय लिखाणात घातली आहे गांधीजींची वैचारिक उंची इतकी अद्भूत होती की कोणतेही संशोधन न करता कोणत्याही मानवी व्यवहारात नैतिक अधिष्ठान असावे अशी त्यांची श्रद्धाच होती लोकांचे दैन्य दारिद्र्य कमी होऊन आर्थिक समता प्रस्थापित व्हावी ही त्यांची तळमळ होती यासाठी गांधीजींनी विश्वस्त संकल्पनेचा पुरस्कार केला श्रीमंत वरिष्ठ लोकांनी आपली संपत्ती समाजाच्या मालकीची आहे व आपण केवळ विश्वस्त आहोत भावना मनात रुजवावी आपल्या किमान गरजा वागविण्यापुरते उत्पन्न स्वतःसाठी खर्च करावे व वा बाकीचे सर्व उत्पन्न समाज कल्याणासाठी वापरावे हे कार्यस्व कुशीने करावे आपल्या संस्कृतीत दान यज्ञ यांची महत्ता सांगितली आहे त्याला अनुसरून ही शिकवण आहे पूर्वी राजे लोक संपत्तीचे अलोट दान करीत प्रजेचे कल्याण साधणे हेच राजाची मुख्य ही धारणा होती श्रीमंतांनी अतोना धनसंचय करणे व गरीब लोकांना त्यांच्या प्राथमिक गरजा अन्न वस्त्र इत्यादी सुद्धा भागविणे अशक्यासने। अशा समाजात काय शंतताना आणणार गांधीजींचे अखिल भारतीय कार्य एकोणीसशे पासून सुरू झाले पण एकोणीशे सोळामध्ये बनारस विद्यापीठाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थानिक राजे महाराजे जे अलंकार व उंची वस्त्रे पेहरून हजर होते त्यांना उद्देशून संपत्तीचे मालक न राहता विश्वस्त म्हणून जगा असे स्पष्ट उद्गार गांधीजींनी काढले आणखी एका गोष्टीचे स्मरण आपण ठेवणे आवश्यक आह आफ्रिका सोडताना मिळालेले दागदागिनी व पैसा गांधीजींनी परत केला व मग भारतात परतले सध्या सर्व देशांची आर्थिक विकास आणण्यासाठी अतुनात धडपड चालू असून त्यातून तीव्र स्पर्धा उद्भवत आहे एकाच देशातील लोक अधिकाधिक धन मिळून श्रीमंत होणे व त्याचा अदवाजवी वापर करणे यात मजबूर झालेले दिसतात पैसा सातत्याने उडविणे हेच त्यांचे मुख्य सूत्र याला चंगळवाद किंवा भोगवाद म्हणता येईल वस्तू व सेवांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन व त्याचा अतोनात उपभोग यालाच पश्चिमी देशातील लोक आर्थिक विकास असे मानतात असे लोक फ्लॅट चारचाकी गाड्या वस्त्रप्रावरणे फ्रीज वॉशिंग मशीन सोने नाणे जट जवाहीर इत्यादी वस्तूंची प्रचंड खरेदी करतात पर्यटनस्थळांना भेटी देण्यामध्ये दे देखील वाढ होते अशामुळे वस्तूंची मागणी वाढून आर्थिक विकास अधिक होतो लोकांची लोकांचे राहणीमान उंचावते आपले राणीमान राणी वाढून आपण आर्थिकदृष्ट्या सुखी होतो व देशाची संपत्ती सुद्धा वाढते अशा रीतीने चंगावादाचे समर्थन केले जाते राहणीमान उंचावण्याची सुरस व त्यासाठी उत्पादन वाढ ही कल्पना गांधीजींना बिलकुल माने नव्हती श्रीमंत देशातील लोकांचे अनुकरण आपण टाळावे असेच ते बजावे त्यांची स्वतःची राणी अत्यंत साधी होती अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या किमान गरजा आहेत आणि प्रत्येक माणसाला त्या मिळायला हव्यात यावर दुर्मस होण्याचे कारण नाही ज्या देशाचे सर्वांनाच मिळते तो देश सुखी पण जेव्हा गरजांचा अतिरेक होऊ लागतो तेव्हा आर्थिक संतुलन बिघडून दरी दरीनिर्माण होते व वर्ग विग्रह बोकाळतो आज जगभर आर्थिक विकासाच्या नावाखाली राष्ट्र राष्ट्रांमध्ये स्पर्धा सुरु असून अगदी दे थोडे जे श्रीमंत आहेत व उरलेले अनेक गरीबच राहिले आहेत अशी विषमता जगभर दिसून येत आहे देशाचे उत्पादन वाढवून आर्थिक विकास साधणे पैसा मिळविणे व नंतर तो पैसा उडवीच जाणे कितपत योग्य पैसा अधिक मिळवण्यासाठी लोक उत्पन्नाचे वेडेवाकडे मार्ग शोधतात पैशाच्या लोभातून भ्रष्टाचार उद्भवतो तसेच पगारवाढीसाठी लोक संप टाळेबंदी अशा विविध मार्गांचा पण अवलंब करतात तसेच ज्या वस्तूत नफा अधिक तिचे उत्पादन जाते नैसर्गिक साधन संपत्तीची लूट होते गाड्या वाढल्या की तेलाचा खर्चही वाढतो मग तेल समृद्ध देश आणि तेल वंचित देश यांच्यातील वैमनस्य वाढीला लागते तेल अधिक मिळवण्याच्या हव्यासापोटी संघर्ष वाढतो अमेरिकेने इराकला का ला नागवले याच्या यथार्थ व प्रभावीकारण विमानसा याहून वेगळी नाही राणीवान वाढण्यासाठी आणखी हवे आणखी हवे असे दुष्टचक्र चालू राहणार त्यातून संघर्ष युद्ध उद्भवणार जगाची शांतता भंग पाहून परस्परांविषयी संशय निर्माण होणार मग भय शोषणमुक्त जग कसे निर्माण होणार आर्थिक विकास करणे जरूर आहे पण तो करताना आर्थिक विवेक अत्यंत गरजेचा आहे विवेकावर आधारित उत्पादन नैसर्गिक संपत्तीचा अपव्यय व श्रीमंत राष्ट्रांचे गरीब राष्ट्रांवरील वर्चस्वाला आळा बसेल गांधीजींनी साध्या राणीचा पुरस्कार केला से जीवन हा सर्वे संदेश होता